योहानाने लिहिलेले शुभोर्तमान योहान अध्याय एक जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता तो शब्द सुरुवाती पासूनच देवाबरोबर होता त्याच्याद्वारे शब्दाच्या सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्या शिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही त्याच्यामध्ये जीवन होते ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश समजबुद्धी चांगुलपण असे होते हा प्रकाश अंधारात प्रकाशतो पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केली नाही योहान नावाचा एक मनुष्य होता देवाने त्याला पाठविले तो लोकांना प्रकाशाविषयी ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी आला यासाठी की योहनाकडून प्रकाशाविषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा योहान तो प्रकाश नव्हता परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला खरा प्रकाश जगात येणार होता हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो शब्द अगोदरच जगात होता त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले परंतु जगाने त्याला ओळखले नाही तो जगात आला जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकाकडे आला परंतु त्याचा स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही काही लोकांनी त्याला आपले मानले त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत त्यांचा जन्म आई वडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही तर त्यांचा जन्म देवाकडून झाला शब्द मनुष्य झाला आणि आमच्या मध्ये राहिला आम्ही त्याचे गौरव पाहिले ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव क्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही तो शब्द कृपा दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले योहान म्हणाला ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच मी म्हणालो माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे तो माझ्या अगोदर पासून आहे शब्द ख्रिस्त हा कृपा दयाळूपणा व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले मोशेद्वारे नियमशास्त्र दिले पण दया व सत्याचा मार्ग ही येशुख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली कोणाही मनुष्याने आतापर्यंत देवाला कधी पाहिली नाही परंतु एकमेव देव येशू जो बापा उराशी है तोरुशलेम एहूदी लोकान कहीं व लेवी हमें तू कोस विचारने लोक पठवि योहान अगर मोकपणा ने बोल उत्तर देनेस नकार दिला तो स्पष्टपने ख्रिस्त नहीं योहान ने लोकान यहु योहान विचारू कोस तू है, है, है? योहानों ने उत्तर दिल नहीं मी एलिया यहुदी लोकले तू सदेस का योहान ने मंटले मी सन्देष्ट नहीं यावर यहुदी लोक मनाले तू तु कोस तुझा विषय आम संग ज्या लोकांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हाला सांग तू स्वतःला कोण म्हणतोस योहनाने त्यांना येश्या संदेशाच्या शब्दात सांगितले मी वैराण रानुष्याची वाणी आहे प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा परुष लोकांनी या येहुदी लोकांना पाठविले होते हे लोक योहनाला म्हणाले तू म्हणतोस कि मी ख्रिस्त नाही मी एलिया नाही किंवा मी संदेशाही नाही मग तू लोकांचा बाबतीसमा का करतो योहानाने उत्तर दिले मी लोकांचा बाप्तीसमा पाण्याने करतो परंतु तुम्हाला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे माझ्यानंतर येणारा तो हात मनुष्य आहे त्याच्या वाहनांचे बंद सोडण्या इतिही माझी लायकी नाही यार्दे नदी बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे दुसऱ्या दिवशी योहनाने येशूला आपणाकडे येताना पाहिले योहान म्हणाला पहा हा देवाचा कोकरा जगाचे पाप पाहून नेणारा याच्याविषयी मी बोलत होतो मी म्हणालो माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे परंतु तो माझ्याहून थोर आहे तो माझ्या अगोदर आहे तो सदा आहे तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो यासाठी की येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्रायला येऊदी लोकांना कळावे नंतर योहान म्हणाला ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले आणि देवाने मला सांगितले आत्माखाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावतांना दिसेल तोच मनुष्य पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करी योहान म्हणाला हे होताने मी पाहिले आहे स्वर्गातून पवित्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला आत्मा कबुतरासारखा दिसत होता आणि तो त्याच्यावर येशूवर येऊन स्थिरावला म्हणून मी लोकांना सांगतो तो येशू देवाचा पुत्र आहे दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते योहानाने येशूला जाताना पाहिले योहन म्हणाला पहा हा देवाचा कोकरा योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले म्हणून ते योहनाचे शिष्य येशूच्या मागे गेले येशुने मागे ओळून पाहिले तो दोघे जण आपल्या मागे येत आहेत असे त्याला दिसले येशून विचारले तुम्हाला काय पाहिजे ते दोघे म्हणाले गुरुजी रब्बी तुम्ही कुठे राहत येशूने उत्तर दिले माझ्या बरोबर या म्हणजे तुम्हाला दिसेल तेव्हा ते दोघे जण येशू बरोबर गेले येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली ते त्या दिवशी येशूबरोबर तेथे राहिले त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते येशूविषयी यव्हानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले त्यांच्यापैकी एकाचे नाव आंद्रिया होते आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ पहिली गोष्ट ही केली की आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले आंद्रिया शिमोनाला म्हणाला आम्हाला मसिहा सापडला आहे शिमोनाला घेऊन आंद्रिया येशू आला शिमोना कडे पाहून येशू म्हणाला तू योहनाचा पुत्र शिमोन आहेस तुला कैफा म्हणतील दुसऱ्या दिवशी येशून गालिल प्रांतात जाण्याचे ठरविले तेव्हा तो फिलिपाला भेटला येशु त्याला मनाला। मागे ये जसे मनाला जंद्रिया व पेत्र तिलीप ही बेदसदा गाव का होता फिलीप नथने ल मनालास्त्र जो लिहले है आठ कर जो यारनुष्या विषय ही मोशे ने वेश लिखे तो आमला सापड़ा है ना येशू आहे तो येसोफा पुत्र नाव च परंतु नथनेल फिलीपाला म्हणाला नाझरेत नाझरे मधून काही चांगले निघेल काय फिलिप म्हणाला येऊन पहा येशुने नथनेला आपल्याकडे येताना पाहिले येशू म्हणाला हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे त्याच्या खोटे काहीच नाही तुम्ही मला कसे ओळखता नथने विचारले येशूने उत्तर दिले तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता तेव्हाच मी तुला पाहिले फिलिपने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच मग मा नथनेल येशू ला म्हणाला रब्बी गुरुजी तुम्ही देवाचे पुत्र आहात तुम्ही इस्रायल राजा आहात येशू नथनेल म्हणाला तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील येश पुढे म्हणाला खरे तेच मी तुला सांगतो स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्वजण पाहाल देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल